मत अध्याय तेरा त्याज ते दिवशी येशू घराबाहेर पडून सरोवराच्या काठी जाऊन बसला हुशळ लोक त्याच्या भोवती जमले म्हणून येशू नावे जाऊन बसला व सर्व लोक समुदाय किनाऱ्यावर उभा राहिला तेव्हा त्यांनी त्यांना गोष्टी बोध केला तो म्हणाला एक शेतकरी बी पेरायला निघाला तो पेरीत असता काही बी रस्त्यावर पडले पक्षी आले व त्यांनी ते खाऊन टाकले काही बी खडकाळ जमिनीवर पडले तेथे पुरेशी माती नव्हती तेथे बी फार झपाट्याने वाढले पण जमीन खोलवर नव्हती म्हणून जेव्हा सूर्य उगवला तेव्हा रोप ते वाळून गेले कारण त्याला खोलवर मुळे नव्हती काही बी काटेरी झुडपावर पडले काटेरी झुडूप वाढले आणि त्याने रोपाची वाढ खुंटविली काही बी चांगल्या जमिनीवर पडले ते रोप वाढले व त्याला धान्य आले आणि कोटे शंभर पट कोटे साठ पट कोटे तीस पट दिले, कान आयका तो ऐको मै शिष्य विचारूपाने बोध का करता ते उत्तर दर्गा राज्य रहस्य तुम्हें समझू शही कारण ज्यादाज्याल वे पुष्क होना कहीं का गोषी रूपाने बोध करते ऐकतना ही, ही।, ही समझत नहीं लोग दाखंड दी कि यशाने पूर्वी जे लिखे खरे तुम्हें लक्ष्य दयाल ऐल पुमा समझना नहीं तुम्हें पहालक्षण करा पुम का दस नहीं कारण या लोक अंतकरण कठिन का निकु यही अपने अपने का अपने अंतकरण समझू नए व मगे फिर नये मीना बर करू नए पुम डोले धन्य है कारण तुम्हें कान धन्य है कारण मी तुम खरे संगत तुम्ही ज्या गोष्टी पाहत आहात पाहण्यासाठी अनेक संदेश व नीतीमान लोक आतुरतेने वाट पाहत होते तरी त्यांना त्या गोष्टी ऐकत आहात त्या ऐकण्याची त्यांची खूप इच्छा होती तरी त्यांनी त्या ऐकल्या नाही पेरणाऱ्याच्या बोधकथेचा अर्थ काय हे समजून घ्या कुणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही तेव्हा तो दुष्ट सैतान येतो व त्याच्या अंतकरणात पेरलेले ते घेतो वाटेवर पेरलेला तो हात आहे खडकाळ जागेवर पेरलेला तो असा आहे की तो वचन ऐकतो व लगेच आनंदाने स्वीकारतो तरी त्याच्यामध्ये मूळ नसल्याने तो थोडा काळच टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ केला व त्रास झाला म्हणजे तो लगेच अडखळतो आणि काटेरी झाडामध्ये पेरलेला असा आहे की तो वचन ऐकतो पण जगी गोष्टीविषयीचा ओढा संपत्तीचा मोह ही वचनाला वाढू देत नाहीत आणि तो निष्फळ होतो चांगल्या जमिनीवर पेरलेला असा आहे की तो वचन ऐकतो ते समजतो वो तो निश्चितपणे पीक देतो कोणी शंभर पट कोणी साठ पट कोणी तीस पट असे पीक देतो नंतर येशूने त्यांना दुसरी बोधकथा सांगितली तो म्हणाला स्वर्गाचे राज्य हे एखाद्या मनुष्याने आपल्या शेतात चांगले बीप पेरण्यासारखे आहे पण लोक झोपेत असता त्या मनुष्याचा शत्रू आला व घवामध्ये निधन पेरून गेला पण जेव्हा रोपे वाढली व वा दाने आले तेव्हा निधनही दिसू लागले मग त्या माणसाचे नोकर त्याच्याकडे आले व म्हणाले मालक आपण आपल्या शेतात चांगले बी पिरले ना मग त्यात निधन कुठून आले तो त्यांना म्हणाला कुणीतरी शत्रूंनी हे केले आहे त्याच्या नोकराने विचारले आम्ही जाऊन ते उपटून टाकावी अशी आपली इच्छा आहे काय पण मनुष्य म्हणाला नको तुम्ही निदन जमा करीत असताना त्याचबरोबर कदाचित गहूही उपटाल कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्या सांगेन की पहिल्याने निदन जमा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा पण गहू माझ्या गोदामात साठवा मग येशूने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली तो म्हणाला स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे तो एका माणसाने घेऊन आपल्या शेतात पेरला मोहरीचा दाना सर्व दाण्याहून लहान आहे पण तो त्याचे झाड मात्र खूप मोठे येते इतके की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यावर राहतात मग येशूने लोकांना आणखी एक दाखला सांगितला स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे ते एका स्त्रीने घेतले व तीन मापे पिठामध्ये ठेवले तेव्हा ते सर्व पीठ फुगले लोकांना बोध करण्यासाठी येशूने नेहमीच गोष्टींचा उपयोग केला ते यासाठी की संदेश जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे ते असे की गोष्टी सांगायला मी आपले तोंड उघडीन जगाच्या तापने पासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलेन मग येशू लोकांना सोडून घरात गेला त्याच्याकडे त्याचे शिष्य आले आणि म्हणाले शेतात निंदाची बोधकथा आम्हाला नीट समजावून सांगा येशूने उत्तर दिले शेतामध्ये चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे आणि शेत हे जग आहे चांगले बी हे देवाच्या राज्यातील मुले आहेत आणि निंदन हे दुष्टाचे सैतानाचे मुलगे आहेत हे निंदन पेरणारा शत्रू हा सैतान आहे आणि कापणी या काळची समाप्ती आहे व कापणी करणारे देवदूत आहेत म्हणून जसे निंदन गोळा करून अग्नि टाकतात त्याप्रमाणे या काळाच्या शिवटी होईल मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठविल आणि ते त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व गोष्टी आणि अन्याय करणारे यांना बाजूला काढतील आणि त्यांना अग्निच्या भट्टीत टाकतील ते, ते, ते रडणे व दाग खाणे चालेल तेव्हा नीतीमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको स्वर्गाचे राज्य हे जणू काय शेतामध्ये लपवून ठेवलेल्या ठेवीसारखे आहे एके दिवशी एका मनुष्याला ती ठेव सापडली त्यामुळे त्या मनुष्याला खूप आनंद झाला तो ती गुप्त ठेव पुन्हा त्याच शेतात लपवून ठेवतो व आपले सर्व काही विकून ते शेत विकत घेतो आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध घेणाऱ्या व्यापाऱ्यासारखे आहे एक दिवस त्याला एक अत्यंत सुंदर मोती सापडतो तेव्हा तो, तो, ते तो जाऊन आपले सर्व काळ विकतो आणि तो मोती विकत घेतो तसेच स्वर्गाचे राज्य पाण्यात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे जाळ्यात सर्व प्रकारचे मासे सापडतात ते भरल्यावर माणसाने ते ओढून किनाऱ्यावर आणले व बसून जे चांगले ते भांड्यात भरले व जे वाईट ते फेकून दिले या काळाच्या शेवटी असेच होईल देवदूत येतील आणि वाईटांना नीतीमान लोकांतून वेगळे करतील वाईट लोकांना आग्नितथे रडणे व दात खाणे चालेल येशूने शिष्यांना विचारले तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या काय तेव्हा ते, ते म्हणाले होय तेव्हा त्याने ते त्यांना म्हटले प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक ज्याला स्वर्गाच्या राज्याविषयी शिकवण्यात आले आहे तो घरमालकासारखा आहे त्याच्याकडे अनेक जुन्या व नव्या गुष्टी घरातील तिजुरीत ठेवलेले आहेत येशूने लोकांना बोध करण्याचे व गोष्टी सांगून शिकविण्याचे संपवल्यानंतर तो निघून गेला त्याने आपल्या गावी येऊन त्यांच्या सभास्थानामध्ये असे शिकविले कि ते चकित होऊन म्हणाले हे ज्ञान व ही सामर्थ्याची याला कशी आली हा सुताराचा मुलगा ना याच्या आईला मर्या म्हणतात ना आणि याकोब व योसेब आणि शिमोन व येहदा याचे भाऊ आहेत ना याच्या सर्व बहिणी आपल्यात आहेत ना मग याला या सर्व गोष्टी कशा आल्या असे ते त्याच्याविषयी गोंधळात पडले त्यांनी त्याला मानण्याचे नाकारले पण येशू त्यांना म्हणाला इतर लोक संदेशाचा सन्मान करतात पण त्याच्या स्वतःच्या गावात किंवा घरात त्याचा सन्मान घरा होत नाही तेथील लोकांच्या अविश्वासामुळे त्याने तेथे जास्त चमत्कार केले नाहीत